श्री श्री उपशम सर्ग उपशमे म्हणाले तो मनोनिग्रह विवेक वैराग्य इत्यादी साधनांची उपेक्षा करणार असून दैववशात एखादा तत्ववेत्ता भेटला तरी प्रश्न प्रार्थनादिकांविषयी मूकवृत्ती धारण करणार असल्यामुळे त्याला उपदेश करून काय करायचंय यासाठी मी आता या, या शास्त्रामध्या ज्या तात्विक विचाराच्या चार गोष्टी सांगणार आहे त्या अशा जनसमुदाया करता नव्हेत जो डोळस आहे पण ज्याला लांबचे दिसत नाही अशा मनुष्याला विचित्र मंजरीने युक्त असलेले उपवन कोण आणि कशारा दाखविल ज्यांचे नाक कुष्ठरोगाने गलित झाले असून आवाज गेंगाण झालाय अशा मनुष्याला निरनिया सुगंधाची परीक्षा करण्याच्या कामावर कोणता निर्बुद्ध मनुष्य नेमणार आहे धर्मनिर्णयाच्या कामावर योजना करणारा कोणता वेडा पीर सापडेल त्याला नेमला तरी त्याचे वचन प्रमाण कोण मानेल स्मशानातील प्रेताजवळ गोष्टी सांगत कोण बसेल मूर्खाला कोण पडवी जो वास्तविक जे मन नाहीच ते जिंकल्यासारखेच आहे कारण जी शिला विद्यमान नाही ती आपण दूर फेकल्यासारखीच आहे ज्या दुर्बुद्धी मनुष्याला हे मिथ्या मन जिंकता येत नाही तो प्रत्यक्ष विष प्राशन कर न करता ही विषानेता मानते विषय ज्ञाकरा करता हवे, हे किन्द्रि करता हवे परंतु यापैकी एकाच्याही सिद्धीकरता त्याच्या अस्तित्वाची गरज नाही कारण प्राणाने प्रेरणा केलेल्या इंद्रियांनी जवळ आणलेल्या विषयांचे ज्ञान सर्व साक्षी रुपाने असणाऱ्या आत्म्याला होणे शक्य अशा स्थितीत मनाचे अस्तित्व मानण्याची आवश्यकता उरतेच कुठे आता या ठिकाणी कदाचित कुणी असेही म्हणेल की प्राण इंद्रिये, चिदात्मा इत्यादि भिन्न भिन्न शक्ति कल्पना एका कल्पना सोडन एना सर्व शक्ति संपन्न है प्राणा शक्ति ज्ञान हि चिदा शक्ति है, है। विषयाश संबंध होने हि इंद्रिया शक्ति हैड़ मना कशा म्हणून सर्व व्यवहारशक्ती सर्व निर्माता जो परमेश्वर त्याच्याच अंशभूत आहेत असे मानले म्हणजे मन म्हणून कोणी एक निराळी शक्ती आहे असे मानण्याचे कारण राहत नाही <coughs> आता जीव हा अधिष्ठाता असून तो चित्तरूपी लगामा वाचून इंद्रियांचे नियमन करू शकणार नाही असे म्हणशील तर त्यावर मी एवढेच विचारतो की ज्याने सर्व जग आंधळे केले आहे असा जीव हा आत्म्या व्यतिरिक्त अन्य एकदा चेतन पदार्थ आहे असे मानावे तर आत्म्या दुसरा कोणता चेतन पदार्थ नाही असे श्रुती स्पष्ट सांगणे बरे जीव अचेतन आहे असे म्हणावे तर तो इंद्रियांप्रमाणे जर ठरू शकेल आणि मग त्याच्याकडे इंद्रियांचे अधिष्ठाता पद कसे येणार अर्थात जीव आणि चित्त ही दोन्हीही असत आहेत हे लक्षात ठेव रामा स्वकल्पित मनाने ज्यांच्या परमार्थ दृष्टीला जाळून टाकले आहे अशा जीवांची दुःख परंपरा पाहून मला अतिशय दुःख होते आणि कितीही विचार केला तरी त्यांच्या दुःख निवारणाचा उपाय सुचत नाही साहून बुद्धी भांबवल्यासारखी होते विचारशील मनुष्याला दुख होते कारण हो नहीं से दुख रूपी कार्या होना दुर्निर्वर्य है अथवा मूर्खा दुखा बदल खेद तरीका गर्जाना ज्याप्रमा ओझे वहां दुख भोगता उत्पन्न कर प्रमाण मूर्खा जन्म ही दुख भोगच्छे म्हणून त्यांच्याबद्दल खेद करत न बसता उपेक्षा करण्यास योग्य होण्यावरील असंख्य बुडबुड्याप्रमाणे प्रतिक क्षणी उत्पन्न हो, होत असून त्यांचा जन्म दुःख आणि नाश यांच्याकरताच असतो रामा जगात एखादाच मनुष्य जर दुःखी असतात तर त्याच्याबद्दल ते वाईट वाटले असते परंतु येथे सर्वच दुःखी तेव्हा त्याचे खेद तरी कोणाबद्दल करायचा आणि कोणा कोणाबद्दल करायचा नाही प्रत्येक देशातील पशुहिंसास्थाने पाहिली तर त्या किती पशूंची नित्य हाता होत असते याची गणती सुद्धा करता येणे शक्य मग या असंख्य हतभागी पशूबद्दल शोक तरी करायचा पृथ्वीवरच्या पशूंची गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी भूमीपासून उद्भवणाऱ्या किडे मुंग्या माशा इत्यादी कोट्यवधी जीवांना वायू क्षणात नष्ट करत असतो अशा त्या असंख्य जीवाबद्दल दुःख तरी किती करायचे सर्व दिशांकडे पाहिले तर निनिळ्या अरण्यातील पर्वतामधून राहणारे भिल्ल मातंग वगैरे क्रूर रानटे लोक लक्षाधी प्राण्यांची शिकार करतात आणि त्यांच्याबद्दल खेद तरी किती करणार प्रबलांकडून दुर्बला पीडा व्हायची असा जणू या सृष्टीतला नियमच आहे याची उदाहरणे जगात सर्वत्र दिसून येतात ती कशी ते पहा जलातील मोठमोठे जलचर आपल्यापेक्षा लहान जलचरांना खाऊन टाकतात अणुसारख्या सूक्ष्म लिखाना माशा घट्ट करतात त्या माशांना कोळी आपल्या जाळ्यात पकडतो कोळ्याला वनमक्षिका भक्षण करतात वनमक्षिकांना बेडूप खाऊन टाकतो बेडकाचा समाचार सर्प घेतो सर्पाला गरुड किंवा मुंगूस मारतो मुंगसाला मांजर पकडते मांजराला कुत्रा धरतो कुत्र्याला अस्वल मारते अस्वलाला वाघ खाऊन टाकतो वाघाला सिंह मारतो सिंहाला शरभाकडून मरण येते आणि तो शरभही आकाशात मेघ गर्जना होताच उंच उड्या मारू लागोन, अशा रीतीने आकाशात उड्या घेता घेता एखाद्या दगडावर मरण मेघाला वायू उडवून लावतो तर वायूची गती पर्वत कुंठित करतात वज्राकडून पर्वतांचे चूर्ण होते आणि ते वज्र इंद्राच्या स्वाधीन असते इंद्र हा विष्णूच्या अंकित असतो कारण त्यानेच इंद्राला त्रैलोक्यनाथ के केले आता विष्णू तरी सुखी असेल म्हणावे तर तो दिसत नाही तोही मत्स्य कुरुमाजे अवतार धारण करतो आणि सर्व जीवांच्या शरीरात प्रवेश करून तोच सर्व संसार दुखे भोगत असतो मोठमोठी धिप्पाड शरीरे तसेच तो विद्या शस्त्रास्त्रे याने युक्त असलेल्या जीवांना कुवा ढेकून पिसवा इत्यादी प्राणी नित्य त्रास देतात जंगल, आधी आधी या सर्व जात एक भक्षण करता उत्तरका जगत विविध भूतजाती एक सारख नाश होता मासे, सुसरी वगैरह जलचर भूमीमध्ये विंचू सर्प वगैरे अंतरिक्षात आकाश विहग नावाचे क्षुद्र पक्षी अरण्यात सिंह व्याघ्र मृग इत्यादी पशु प्राण्यांच्या शरीरावर उवा गोचीड वगैरे किडे वृक्षामध्ये घुणा नामक लाकूड पोखरणारे कीटक भ्रमर पाषाणामध्ये बेडूक विष्ठेमध्ये जंतू अशा अनेक प्रकारे अनेक ठिकाणी प्राणी प्रतिक्षणी उत्पन्न होतात आणि मरतात तेव्हा अशा असंख्य उत्पत्ती विनाशीलविषयी करुणावंत पुरुषाने हसावेकर आणि विनाशिनी युक्त असलेल्या या संसारात कोणी कोणाविषयी सुख दुःख मानू नये हेच योग्य हो झाडावरील पानाप्रमाणे या जगातील भूत परंपरा पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात आणि नष्ट होतात सारांश या जगातील यच्छेवत भूतांची करुणा करून त्यांचे दुःख निवारण करता येणे शक्य भूत दयेची प्रौढी मिरवणारा एखादा पुरुष सर्वांचे दुःख नाही प्रयत्न करू लागला असता ते त्याचे कृत्य आपल्या डोक्यावरील छत्रीने आकाशातील सर्व उन्हाचे निवारण करू पाहण्याच हास्यास्पद आहे राघवा या जगातील पशुतुल्य मोढांना उपदेश करण्यात काहीच अर्थ नाही कारण अरण्यातील वृक्षाजवळ गोष्टी सांगत बसण्यापासून कोणता उपयोग होणार आहे असे मन, मानव आणि पशु यांच्यामध्ये वास्तविक फरक, फरक असला तर तो एवढाच की पशुंच्या गळ्यात दोरखंडाचे दावे असून त्या योगे पशु ओढले जातात आणि मूर्ख माणसे आपल्या मनाच्या पाशात सापडून त्यांच्या योगाने हवी तशी आकृष्ट केली जातात चित्तरूपी पंखात रुतलेल्या आणि आपल्या नाशालास नाशालाच कारणीभूत होणारी कर्मे करण्यात दंग झालेल्या मूर्खांचे दुःख पाहून प्रत्यक्ष पाषाणसुद्धा शोभ करतात मग सचेतन मनुष्याला त्याबद्दल वाईट वाटेल यात नवर कसले ज्यांनी आपल्या चित्ताला जिंकलेले नाही अशा माणसांना दाही दिशा दुःख प्रद होतात परंतु सर्व पृथ्वीवरील धूल झाडून टाकणे ज्याप्रमाणे अशक्य आहे त्याप्रमाणे त्या, त्या सर्वांचे दुःख निवारण करणे अशक्य आहे तेव्हा हे रघुनंदना ज्याने आपले चित्त जिंकण्याच्या दीर्घ प्रयत्नाला प्रारंभ केला आहे अशांच्या दुखांचा निराश करणे सुलभ असल्यामुळे ज्ञात्याने अशा तऱ्हेचा प्रयत्न करणे योग्य आहे राघवा आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून मनाचा वस्तुता अभाव आहे ही गोष्ट तुझ्या लक्षात आलीच असेल म्हणूनच सांगतो की मनाच्या अस्तित्वाची उगास कल्पना करत बसून आत्मघात करू नकोस लहान मुलाला सांगितलेल्या था, कल्पित गोष्टीतील वेताळ ही वस्तुत कल्पितच असतो परंतु त्यामुळे मुलाची बोबडी वळते त्याप्रमाणे मिथ्या मनाची कल्पना करून त्याला सत्यत्व दिल्याने मनुष्याचा घात होतो जोपर्यंत तुला आत्मतवाचे ज्ञान नव्हते आणि तू अज्ञानी होतास तोपर्यंत तुझा मनरूपी सर्प फुत्कार करत होता ते ठीक होते परंतु आता तुला आत्मतत्व यथार्थ रीतीने ज्ञात झालेले आहे यामुळे संकल्पत्याग करून चित्ताला वृद्धिंगत होण्यापासून विरोध कर या दृश्यासंबंधाने संकल्प करून त्याचा आश्रय केलास म्हणजे तू सचित्त आणि बद्ध झालास तसेच दृश्यासंबंधाने संकल्प करीनासा होऊन त्याचा त्या त्याग त्या केलास म्हणजे तू अचित्त अतिमुक्त झालास असे खात्रीने समज या त्रिगुणात्मक मायेचा आश्रय केला असता तो बंधाला कारण होतो आणि त्या मायेचा त्याग मोक्षाला कारण होतो हे योग्य वाटेल त्याप्रमाणे तू कर रामा, मी आणि माझे या अंतर आणि बाह्य दृश्यांचा त्याग कर अर्थात ती नाही तशी भावना करत जाऊन पर्वताप्रमाणे अचेल राहा तुझा आत्मा आकाशाप्रमाणे अनंत आणि निर्मल आहे याचे नेहमी स्मरण करत जा रामा मी आणि माझे या द्वैत भावनेचा सर्वथा त्याग करून आत्मस्वरूपामध्ये सुस्थिर हो कारण मी आणि माझे या द्वैत भावनेचा निराश केल्यानंतर जे अवशिष्ट राहते तेच आत्मस्वरूप होय द्रष्टा आणि दृश्य यांचा त्याग केला म्हणजे त्रिपुटीमध्ये अनुच्छ असलेल्या असे जे आत्मस्वरूप शिल्लक राहते त्याचीच निरंतर भावना करत त्याचप्रमाणे भोक्ता भोग्य यांचा त्याग करून त्यांच्या दरम्यान असलेला केवळ भोक्तृत्व शक्ती स्वरूपी आत्म्याचे सतत अनुसंधान करत जा तू जगातील कोणत्याही पदार्थांचा अनुभव घेत असलास तरी त्यावेळी विषयभूत असलेल्या त्रिपुटाचा त्याग करून तिला व्यापून राहणाऱ्या केवळ स्वानुभव हो स्वरूपतेचे हृदयात ध्यान करून त्याच्याशी तद्रूप हो सारंश जागृत स्वप्न सुशुक्ति असलेल्या, आत्मस्वरूपा भावना करत कर आत्मस्वरूप स्थिर रहा रामा तू जे आत्मसत्तेग कर करून, की भावना करतोस, करतेस तू अति प्रदशा चित्तशे प्रत जावन पोचतोस यासाठी स्वरूप ज्ञान रूपी युक्तीचा अवलंब करून हे महापराक्रम रामा तू ह्या चित्ततेच्या शृंगला तोडून टाकून आपल्या आत्मसिंहाला आपल्या परमात्मा दशेचा त्याग करून तू जेव्हा विषयोन्मुख होत साथा विषयांचे संकल्प करू लागतोस तेव्हा तुला विषयांच्या संबंधात अनुभव येतो जेव्हा विषयांच्या पूर्वानुभवामुळे तुझ्या चित्तातील विषय संस्कार जागृत होतो आणि त्यामुळे चित्त किंचितच स्थूल बनवून आत्म्याहून निराय होते तेव्हा विषयांचे पुन्हा पुन्हा मनन करत जाऊन ते, पुना -पुना कर ते होते, हे मन होते आणि यासाठी मन हे आत्मव्यतिरिक्त आहे ही भावना सोडली म्हणजे ही भावना सोडली आणि त्यातील संकल्पनाही से केले म्हणजे ते क्षीण होते हे सर्व आत्मा आहे दुसरे काही नाही अशा तऱ्हेचेित्त किंवा उपाधी चेत्य किंवा चित्त वृत्तीला व्यापून असणारा विषय आणि चेतना किंवा वृत्ती कोठे राहणार अर्थात या सर्वांचा क्षय होतो मी शरीर आहे मी देव घेणारा जीव आहे अशी भावना झाली की चित्ताचा उदय झाला आणि अनादी आणि अनंत असे दुःख बोकंडीस बसले या उलट मी ब्रह्म आहे आणि जीवादिकांना पारमार्थिक सत्ता नाही असा अनुभव झाल्याने बुद्धीचा पूर्ण निश्चय झाला म्हणजे चित्ताचा उपशम होऊन परम सुख प्राप्त होते <coughs> राघवा सर्व जग आत्मरूप है साक्षात्कार चित्ता से मिथ्यात्व अन्याशि निस्संशय रहा नहीं अशा प्रकार सत्याबोध हो सर्व है अशा रीति का वृत्ति मध्य अन्भव बढ़ला सूर्यप्रकाशाने अंधकार नष्ट हो तद्वत मन आपोप गलित होते जोपर्य शरीर मध्य मनोरूपी सर्प वास्तव्य करू नए तो मोठे भय है परंतु योगाभ्यासाने ह्या सर्पाला एकदा झुगारून दिला म्हणजे मग भयाला अवकाश कोठून राहणार यासाठी रामा भ्रांतीमुळे उत्पन्न झालेल्या या अति बला तू सम्यक ज्ञान रुपी मंत्राने पुरा मारून टाक अशा प्रकारे हा बलवान चित्ररूपी यक्ष देहरूपी घरातून नाहीसा झाला म्हणजे तू सर्व दुःखरहित आणि उद्वेगरहित होशील आणि तुला कशापासूनही भय होणार नाही हे राघवा आत्मज्ञानाने निष्काम होऊन बाह्य सुख साधनाचा त्याग कर म्हणजे तुझी चित्त सत्ता होईल आणि अशा तिशा करून निरंतर स्थिर राहा इतिश्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे श्री वसिष्ठ म्हणाले रामा चित्ताचा नाश झाला म्हणजे परमपुरुषार्थाची प्राप्ती होते हे तुला कळले आहे टाकून संसार वृक्षाचे बारीकसे बी आणि जीवाला बांधण्याचे जाळे अशा मलिन चित्तसत्तेला सत्य मानून तिच्या मागे आत्मा जाऊ म्हणजे चित्ताने कल्पिलेल्या देहादी संघातच मी आहे चित्ताने मलिन वासना धारण करतो तृष्णा ही झपाट्याने वाढणाऱ्या विषवल्लीप्रमाणे असून भयंकर मोह आणि भय उत्पन्न करणारे ती विषयासक्त आत्म्याला मरण मोर्छादी हजारो दुःखे देण्यालाच कारणीभूत होते महामोह उत्पन्न करणारी तृष्णा जेव्हा उदय पावते तेव्हा तेव्हा वर्षा ऋतूतील काळुखी रात्र आकाशामध्ये विजा गर्जना, परजन्य वगैरे विकार उत्पन्न करते कल्पांत काळाच्या अग्निज्वाला सहन करायला हरिहराती देव समर्थ असतात परंतु तृष्णाग्नीच्या ज्वालांची उष्णता सोसायला कोणीही समर्थ नाही तृष्णा ही एक अत्यंत तीव्र कृष्णवर्ण दीर्घ भयंकर अशी तलवार असून ती शीतल असूनही दुःखरूपी फळ देणारी राघवा या जगात जी जी महा भयंकर चिरकार आणि दुरनिर्वाधी अशी दुःख आहेत ती ती सर्व तृष्णावल्लीची फळे आहेत हे लक्षात ठेव मनोरूपी बिळात दडून बसलेली तृष्णारुपी लांडगी अदृश्य राहूनच मनुष्यांच्या शरीरातील मांस अस्थि रक्त खाऊन टाकते ज्याप्रमाणे वर्षा ऋतूमध्ये नदी क्षणात वृद्धिंगत होते क्षणात क्षय पावते आणि क्षणात मोठमोठ्या शिला काट्याने युक्त असलेले अरणे यांच्यामध्ये प्रवेश करून त्यांना विदीर्ण करते त्याप्रमाणे ही जड तृष्णा क्षणात वृद्धी पावते आणि क्षणात क्षय पावते आणि अशा रीतीने माणसांचा नाश करते तृष्णेच्या तावडीत सापडलेला पुरुष दिन उत्साहशून्य आणि निस्तेज होऊन अत्यंत नीच स्थितीप्रत जाऊन पोहोचतो तृष्णेने मूढ बनून तो रडू लागतो आणि अखेरात तृष्णारुपी काळी नागिण वावर ज्याच्या हृदयातील तृष्ण कृष्ण पक्षातील रात्रीचा क्रम अस्तंगत झाला त्यामध्ये शुक्ल पक्षातील चंद्रकराप्रमाणे पुण्य वृद्धिंगत होऊ लागतात जो पुरुषरूपी वृक्ष तृष्णारुपी कीटकाने पोखरलेला नसतो त्याच्यावर पुणूपी पुष्पे येऊन तो सदा सर्व असतो परंतु विवेकही लक्षावधी भोरे यांच्या योगाने बेफाम झालेली तृष्णारुपी नदी वेगाने वाहत असते जाळ्यामध्ये पकडलेल्या एखाद्या जा पक्षाला पाहिजे तिकडे नेता येते त्याप्रमाणे तृष्णा ही सर्व लोकांना पक्षाप्रमाणे दोरीच्या पाशात अडकवून द्रव्यार्जनाच्या आशेने दारोदार भटकायलावते द्रव्याचे रक्षण व्यय आणि क्षय यांच्या चिंतेच्या रूपाने त्यांची पिसे उपडते आणि अखेरीस त्यांना ठार मारते दयाविवेकादी गुण हे धर्मज्ञानाचे अंकुर असून ते जरा वर येतात ना येतात तोच ती एखाद्या कठोर कुऱ्हाडेप्रमाणे त्यांच्यावर पडून त्यांना तोडून टाकते ज्याप्रमाणे एखाद्या खडग्या भोवती उगवलेल्या हिरव्यागार गवताच्या नादी लागून हरिण त्यामध्ये पडतो त्याप्रमाणे तृष्णेच्या मागे लागलेला मूढ पुरुष नरकाच्या अंधकोपात पडतो मनुष्याच्या हृदयात वास्तव्य करणारी तृष्णारुपी हडकुळी पिशाची त्याला जसा आंधळा करते तशी पूर्ण अवस्थेला पोहोचलेली जरासुद्धा मनुष्याला अंध करू शकत नाही हृदयरूपी घरट्यामध्ये वास करणाऱ्या तृष्णारुपी दुष्ट घुबडिणीने प्रत्यक्ष भगवान विष्णूलाही वामन मनवले या हृदयास्थ तृष्णारुपी दोरीने जखडलेला सूर्य सुद्धा देवांना प्राप्त होणाऱ्या सुखाचा नादी लागल्यामुळे आकाशात प्रतिदिनी भ्रमण करत असतो यासाठी जगातील सर्व प्राण्यांना दुःख देणारी आणि त्यांचे प्राणहरण करणारी तृष्णा नागिणीप्रमाणे महाभयंकर आहे हे मनात सतत बाळगून तीची संगती टाळावी तृष्णेच्या योगाने वारे वाहतात पर्वत स्थिर असतात पृथ्वी सर्व प्राण्याने धारण करते आणि त्रैलोक्य सुद्धा तृष्णेमुळेच धारण केले गेले सर्व लोकसमुदाय तृष्णारूपी चांबड्याच्या वादीमध्ये ओले गेले पण मात्र इतर कसल्याही दोरीने बद्ध झालेल्या मनुष्य त्या बंधातून मुक्त होऊ शकतो परंतु तृष्णेच्या बंधातून कोणीही सहसा मुक्त होऊ शकत नाही यासाठी हे राघवन तू सर्व संकल्पाचा त्याग करून तृष्णेच्या कचाट्यातून स्वतःची मुक्तता करून घे तत्वत मन हे नाहीच हा सिद्धांत मी पूर्वीच अनेक प्रकारे प्रतिपादन केला आहे आता मनच जर नाही तर तृष्णेला तरी अवकाश कोठून असणार म्हणून हे महावीरा हा तू मी इत्यादी अज्ञानमय संकल्प चित्तात आणू नकोस रामा ही अनात्म्याच्या ठिकाणची आत्मभावना अनंत दुखे प्रसरवणारी असून तू तिचा त्याग केलास म्हणजे तुझी गणना तत्ववेत्यामध्ये होईल या अहंभाव रूपी पापिणीला अहंभाव त्याग रुपी कात्रीने छाटून टाक म्हणजे हे रामा ज्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचे भय स्पर्शही करू शकत नाही अशा संसाराच्या अतिथ असलेल्या ब्रम्हपदाप्रथ तू जाऊन पोहचशील आणि त्या ठिकाणी स्थिर होशील इतिश्री वासिष्ठ महारामाने उपशमाप्रकरणे सर्ग सर्ग पंधरा रामाने म्हटले भगवन, अहंकार तृष्णेचे ग्रहण करू नकोस असे जे आपण मला सांगितले ते आपले वचन स्वभावताच गंभीर आहे परंतु प्रभो या ठिकाणी मला अशी शंका आहे की अहंकाराचा सर्वथा त्याग करायचा म्हणजे अर्थातच त्या अहंकाराला आश्रयभूत असलेल्या देहाचाही त्याग करावा लागणार कारण प्राण आणि अहंकार हे एक रूप आहेत असे आपण मला नुकतेच सांगितले तेव्हा अहंकाराचा त्याग करायचा म्हटले म्हणजे त्याबरोबर प्राणाचाही त्याग ओघाने झाला त्यामुळे ज्याप्रमाणे वृक्ष हा त्याच्या भक्कम खोडाच्या योगाने धारण केला जातो त्याप्रमाणे हा देह अहंकारामुळे धारण केला जातो अशी स्थिती असल्यामुळेच वृक्षाचे खोड करवतीने कापतासतो खाली पडतो त्याप्रमाणे अहंकाराचा क्षय होताच या देहाचा नाश होणे अपरिहार्य म्हणून मुनिवर् मी या अहंकाराचा त्याग कसा करू आणि त्या बरोबरच जिवंत कसा राहू हे मला आपण कृपा करून सांगा श्री वशिष्ठ म्हणाले राजीव लोचना रामा तत्व त्याने वासना त्याग दोन प्रकारचा असल्याचे सांगितले एक ध्येय आणि दुसरा नेय असे ते वासना त्याग आहे यापैकी ध्येय वासना त्याग म्हणजे काय ते तुला प्रथम सांगतो देहेंद्रियादी आणि अन्नपानादी सर्व पदार्थांचा समुदाय असा आत्मा मी आहे हे सर्व पदार्थ माझ्या स्वरूपसिद्धीला निमित्त मात्र असल्यामुळे हे माझे जीवित आहेत यांच्याविना मी नाही आणि माझ्या वतीन हे नाहीत अशा प्रकारे अहम पदाबंधाने पृथककरण केले म्हणजे संबंध नाही असा अनुभव येतो तुम्हानेचे निरंतर अनुसंधान करत जाऊन बुद्धी स्वरूपनिष्ठ झाल्यामुळे सर्व व्यावहारिक क्रिया लिहिले ने होत असता जो वासना त्याग होत असतो त्याला वासना त्याग असे ज्ञाते नाव सर्व जग हे एकसारखे एक ब्रम्हूप आहे असा अपरोक्ष साक्षात्कार झाल्यानंतर ज्ञान भूमिकांच्या अभ्यासक्रमाने जो वासनाक्षय केला जातो आणि ज्यामुळे पुरुष निर्मम निरहंकार आणि निर्विकल्प समाधीस्थ होतो अथवा सर्व प्रारब्ध कर्माचा क्षय झाल्यानंतर देहाचा त्याग करतो त्याला नेय वासना त्याग असे म्हणतात जो अहंकार रुपी वासनेचा त्याग करून प्रारब्ध प्राप्त व्यवहार लिलया करीत असतो त्याला ध्येय वासना त्याग करणारा जीवनमुक्त हे नाव दिले जाते आता मुलाज्ञान सह सर्व वासनांचा त्याग करून जो शांत झालेला असतो आणि जो केवळ चिन्मात्र रूप होतो त्याला ध्येय वासना त्याग करणारा म्हण व करत असतात महात्म्याने ज्ञे वासना त्याग केलेला असून ते देहाचा त्याग करून उपशमाच्या प्राप्तीने परमा मध्येच ले असतात रावा आताच सांगितलेले हे दोन्ही त्याग एकसारख्याच योग्यतेचे आहे दोन्ही तरीचे पुरुष ब्रह्मामध्ये स्थित असतात आणि दोन्ही अभावच असतो त्या दोहोमध्ये फरक असलाच तर तो, तो एवढाच की विदेह करून मुक्त झालेला असतो किंवा देहात असूनही निर्विकल्प समाधीत राहून त्याला देहाचे भान नसते जो जीवनमुक्त असतो तो समाधी व्युत्थानकाळी व्यवहार करत असताना दिसतो परंतु त्याचे परमात्मा ज्ञान त्या स्थितीत सुद्धा अखंडच असते असतो तर देहात असता देह देह ही वासना रहित असतो रामा आता समाधी व्यथान काळी व्यवहार करणाऱ्या मुक्ताची लक्षणे तुला सांगतो यथा काल सु प्राप्त होत असतात जो युक्त होत नाही त्याला इष्टानि रागद्वेषित असतो केवळ निद्रित मनुष्याप्रमाणे सर्व व्यवहार करतो अशा महात्म्याला जीवनमुक्त ही पदवी दिली जाते अमुक गोष्ट त्याज्य अमुक गोष्ट ग्राह्य हो, या त्याज्यात्याज्य भावना ज्याच्या ठाई अस्तंगत झालेल्या असतात अहमत्वादी वासना क्षीण झालेल्या आहेत तो जीवनमुक्त होय तसेच हर्षामर्ष भय क्रोध काम दीन दीनदृष्टीने जो आतू, आतून व्याकुल होत नाही तो जीवनमुक्त समजावा जागृत स्थितीमध्ये असतानाही ज्याचे चित्त सुषुप्तावस्थेमध्ये असल्यासारखे पदार्थांच्या आस्थेविषयी आतून शांत असते तसेच जो सगळा सर्वदा पूर्ण चंद्राप्रमाणे आहारुक्त असतो अशा पुरुषाला जीवनमुक्त ही संज्ञा दिली जाते मग श्री वाल्मिकी म्हणाले याप्रमाणे वशिष्ठपणे भाषण करत आहे तोच सूर्यास्ताचा समय झाल्यामुळे सर्व सभाजना आपल्या सायंकाळी क्रिया करण्यासाठी निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपले स्नानादि प्रातर्विधी सूर्याच्या किरणाबरोबर सभास्थानी येऊन दाखल झाले इथे श्री वासिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे म्हणाले रामा जे महात्मे विदेह मुक्त स्थितीमध्ये असतात ते वाणीचा विषय होऊ शकत नाही त्यांचे वर्णन करता येत नाही यासाठी मी आता जीवनमुक्त स्थितीचे वर्णन करतो ते ऐक या ठिकाणी कदाचित तू अशी शंका घेशील कि जीवनमुक्त जी जी वर्णाश्रम मोचित कर्मे करतात त्यामध्ये कर्मफलाची तृष्णा त्यांच्या ठिकाणी असेल तर सामान्य अज्ञ माणसाप्रमाणेच त्यांना पुन्हा पुन्हा जन्मप्राप्त होणे अपरिहार्य बरे जीवनमुक्ताच्या ठिकाणी कर्मफल तृष्णा नसते असे म्हणायचे असेल तर त्याच्या मनात कर्मप्रवृत्ती उत्पन्न होणेच शक्य नाही परंतु अशी शंका घेणे योग्य ठरणार नाही कारण जीवनमुक्त पुरुष वर्णाश्रमोचित कि स्वभाव प्राप्त कर्मे ही गोष्ट खरी परंतु विषयास्वादना संबंधा ने मुड़ी उत्साह नथोचित क्रिया होीवनमुक्त स्थिति कभी भंग पावत नहीं बाह्यर्थ सत्य है अशा दृढ़ भावने विषयोपंधा ने तृष्णा उत्पन्न होऊन जे कर्म केले जाते तेच प्राणीमंत्राच्या सर्व भोग संकल्प झुगारून दिले आहेत आणि जे केवळ लोकसंग्रह करतात बाह्यता व्यवहार करत आहेत अशी वासना जीवनमुक्तांच्या ठिकाणी वास्तव्य करत असते राघवा बाह्य विषयावर लंपट होणारी तृष्णा बद्ध समजली जाते आणि बाहे तसे अंतर अशा सर्वच विषयापासून अलिप्त असलेली तृष्णा मुक्त समजली जाते विषय प्राप्तीच्या पूर्वी आणि त्यांच्या नाशानंतरही राग विराहाती भावजन्य दुःखापासून अलिप्त असते इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष भोगकालीही जी होत नाही ती मुक्त तृष्णा आहे असे तत्व व्यक्ती परंतु याच्या उलट मला हे पाहिजे आशी भावना वासना महत्मे पुरुष सत्सदावल तृष्णे का क्षय कर जीवन मुक्त पदाप्रत जाऊन पोचता देहाधिका बंधा मोक्ष सत तसे सुख आणि दुःख वगैरे कल्पना स्वप्न मिथ्या आहेत असे जाणून त्याच्या संबंधाची आशा सोडून दे आणि एखाद्या महासागराप्रमाणे शांत स्थितीमध्ये राहा आत्मा हा अजर अमर आहे हे जाणून जरा मरणादि शंकाने आपले मन व्यर्थ कलुषित करून घेऊ नकोस आता आशांचा समोर त्याग कसा करावा ते सांगतो राघवा हे पदार्थरूपी दृश्य तुझे नाही तूही जीव नाहीस हे आणि हे सर्व परमार्थ सत्य नसून त्या अशी स्थिती असल्यामुळे तुझ्या वास्तविक स्वरूपामध्ये तृष्णेचा संभवच नाही रामा विचारी पुरुषाच्या मनात चार प्रकारचा निश्चय उत्पन्न होत असतो तो तुला सांगतो तो ऐक पायापासून डोक्यापर्यंत हा जो माझा देह आहे तो माता पित्याने निर्माण केलाय हा एक विचार आहे परंतु मिळाला सर्व भावाहून मी निराळा आहे आणि माझे स्वरूप केसाग्राहूनही सूक्ष्म आहे हा दुसऱ्या प्रकारचा निश्चय असून तो त्व पदार्थाच्या शोधनाला उपयोगी असल्यामुळे ज्ञात्या पुरुषांना मोक्षप्रद होतो या जगातील अनंत पदार्थाचा मी आत्मा आहे मी अक्षय आहे हे सर्व मीच आहे हा तिसऱ्या तरीचा निश्चय असून त्यामुळे आत्म्याच्या परिच्छिन्न भ्रमाचा निराश आणि तत्पदार्थांचे शोधन होत असल्यामुळे तो निःसंशय मोक्षोपयोगी आहे मी आणि हे जगत अशी दोन्ही आकाशाप्रमाणे शून्य रूप आहेत हा चौथा तो निश्चय तोही मोक्षसिद्धी देणार आहे पहिला मलीन बंधाला कारण सार्ध भाच्या दृष्टीने विचार केला असता पहिल्या निश्चयामध्ये तिचे स्वरूप अशुद्ध असल्यामुळे तिच्यामध्ये बंधाचे सामर्थ्य असते आणि बाकीच्या तीन निश्चयामधील तृष्णेचे स्वरूप शुद्ध असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी मोक्ष देण्याचे सामर्थ्य असते म्हणूनच त्यांचे वास्तव्य जीवनमुक्तामध्ये असते हे बुद्धिवान रामा जरी हे तिन्ही निश्चय चांगले आहेत तरी त्यातल्या मीच हे सर्व आहे हा निश्चय मला अत्यंत प्रिय आहे कारण खाली वर आजू बाजूला, जिकडे पहावे तिकडे मीच आहे अशा तऱ्हेचा अपरोक्ष साक्षात्कार मनुष्याला झाला म्हणजे मग विषादाला आणि बंधाला अवकाशच राहत या नित्य आत्म्याला शिव पुरुष ईशान ही नावे असून कित्येक मतवादी तर याला शून्य प्रकृती माया ब्रह्म विज्ञान इत्यादी नावाने संबोधतात आत्मा सदोदित सर्व सत्य नित्य आने एक सुन, दुसरे का ही ही। हे जगत पर भर लेकर ही दृष्टि नहीं ज्यादा समुद्र व्याप्रमा पताप स्वर्ग परिबहुना आ ब्रम्हस्तंभ पर्यत सर्वत्र आत्मा सतप्रत भर ले, भर ले, तो तो भर ले सारंश समुद्र लाटा वगैरह दिखा तरी सर्व पानी त्याप्रमाणे हे सर्व प्रमाणाने बोधित होणारे आणि नित्य सत्य असे व्यक्ती जगद्रुप म्हणून कडी कुंडले न्यादी सुवर्णाचे अलंकार सुवर्णाहून भिन्न नसतात त्याप्रमाणे तरु तृण वगैरे कोणत्याही पदार्थ आत्म्याच्या पृथ्वी रुपाहून भिन्न नाही परमात्म्याची अद्वैत शक्तीच अज्ञ अज्ञजनांच्या दृष्टीला जगाची निर्माण करणारे द्वैताद्वैत रूप भासत असते हे रामा म्हणूनच मी म्हणतो तू आपले किंवा दुसऱ्याचे कार्य सफल झाले म्हणजे हर्ष मानू नकोस अथवा विफल झाले तरी त्याबद्दल खेदही करत बसू अशा रीतीने आतून ब्रह्माप्रमाणे अद्वैतपर राहा आणि बाह्यता द्वैतपर राहा कारण व्यवहार काळीसुद्धा ते अद्वैतपर तू अद्वैतपर राहू लागलास तर जगद व्यवस्था आणि धर्मशास्त्रादी आचारशास्त्रे याना बाध येईल कर्म कर्मसृष्टीमध्ये तुझ्या ठिकाणी द्वैत असणेच युक्त आहे सारश अशा रीतीने अंतरंग अद्वैतमय आणि बाह्यांग द्वैतमय राखून तू ब्रम्हप्रमाणे द्वैताद्वैतमय हो राहत व्यवहार दृष्टीने द्वैतमय असावे असे मी तुला सांगितले परंतु अंतःकरणाची अद्वैतपरता नाहीशी होऊन तू द्वैतमय व्यवहार करत राहिलास तर मात्र बेसावतपणाने धावत जाणार हत्ती खोल खड्ड्यात पडतो त्याप्रमाणे तू संसार रूपे खोल आणि भयंकर दरीत पडशील हे लक्षात ठेव अरे द्वैत तस ही मिथ्या चित्ताने कल्पिलेले असल्यामुळे ते वस्तुत असंभवतच नाही तसेच आत्म्याच्या ठिकाणी एकत्व हाही गुण नाही तर एकत्वाची कल्पना द्विवादी कल्पनांच्या निराशापूर्तीच आहे यासाठी म्हणून एकत्वादी कल्पना विरहित असलेले अद्वैत हे स्वतःचे स्वरूप असून ते सर्व जगद्रूप बनले आहे आत्म्यामध्ये वस्तुत नानात्व नाही इत्यादी श्रुती अन्य अन्वयातिरेकाने त्या आत्म्याचे वर्णन करतात मी तू इत्यादी विभक्त रूपे वस्तुता नाही तर हे सर्व निर्विकार विज्ञान मात्रच आहे आणि त्याचा साक्षात्कार झाला म्हणजे हे जग सत्सद्लक्षण आणि शांत आहे असे तुझा अनुभव असेल ते तत्व सर्वश्रेष्ठ अमृत अनादी, सर्व प्रकाशाचे प्रकाशक अजर अमर अचिंत्य निष्कल निर्विकार इंद्रियाजार रित जीवशक्तीचे जीवन कल्पनाशून्य आणि सर्व कारणांचे कारण आहे म्हणून हे रामचंद्र अनंत अशा चितप्रकाशामध्ये सतत उदित असणारे नेत्रादे इंद्रियांच्या अनुभवाचे मूलभीष स्वसंवेद्य आणि आनंदायीकर असण असे ब्रह्मतेच तू मी आणि हे सर्व जग आहे असा तुझ्या अंतःकरणाचा दृढ निश्चय असू दे इतिश्री वासिष्ठ महारामायणे उपशम प्रकरणे सर्ग सतरा